तुमचे मित्र तर खरं पाहता केवळ अल्लाह आणि अल्लाचं पैगंबर आणि ते इमानवाले होत जे नमाज कायम करतात जकात देतात आणि अल्ला समोर झुकणारे आहेत आणि ज्यानं अल्लाह आणि त्याचा पैगंबर आणि इमानवाल्यांना आपले मित्र बनवलं त्याला माहीत असावं की अल्लाचंच पक्ष वरचट राहणार आहे हे मानवा नो तुमच्या पूर्वीच्या ग्रंथधारकांपैकी ज्या लोकांनी तुमच्या धर्माला थट्टा मनोरंजना चलते काफी मित्र बनू निक अल्लाह चय बा जो तुम्हें जेव तुम्ही नमाज सा करता थट्टा करता खेल करता कारण अक्कल नहीं त्यांना सांगा हे ग्रंथधारकांनो तुम्ही ज्या गोष्टीनं आम्हावर चिडलेले आहात ती या व्यतिरिक्त अन्य काय आहे की आम्ही अल्लावर आणि दिनच्या त्या शिकवणीवर इमान आणला आहे जे आमच्यावर उतरले आहे आणि आमच्या पूर्वी देखील उतरली होती आणि तुमच्यापैकी बहुतेक लोक अवैज्ञा करणारे आहेत मग सांगा काय मी त्या का लोकांचा निर्देश करू ज्यांचा शेवट अल्लापाशी अवैज्ञा करणाऱ्यांच्या शेवटापेक्षा अधिक वाईट आहे त्या अल्लाहानं ज्यांचा धिक्कार केला आहे आणि ज्यांच्यावर त्याचा प्रकोप कोसळला ज्यांच्यापैकी माकड आणि डुक्कर बनवले गेले ज्यांनी ताबूत अल्लाशी द्रोह करणाऱ्याची बंदगी केली त्यांचं स्थान आणखीनच वाईट आहे आणि ते राजमार्ग सव्वा सबील पासून दूर भरकटले आहेत जेव्हा हे तुमच्या पाषी येतात तेव्हा म्हणतात की आम्ही इमान आणलं खरं पाहता ते कुप्र झून आले होते आणि कुप्र झूनच परत गेले आणि जे काही त्यांनी आपल्या हृदयात लपवलं आहे ते अल्ला चांगल्या प्रकारे जाणतो तुम्ही पाहता की त्यांच्यापैकी पुष्कळचे लोक पाप आणि जुलूम आणि अत्याचाराच्या कार्यात धवपळ करत खेळतात आणि हरामचा माल खातात अत्यंत वाईट कृत्य आहेत जी ते करत आहेत लवला धर्मवार्तनी पुरोहित हमें पापवचना उच्चारणापून हरानल माल पास का रोकत नहीं खचित अत्यंत वाइट जीवन कार्य है जे ते रचित है تَانُوثقُ كيف يشاء ولا يزيدن اكثرا مما انزل اليك من ربك طغيانا وتفرا والقينا بينهم العداوه والبغضاء الى يوم القيامه كلما اوقدوا نارا للحرب اظفها هل अल्लाचे हात अल्ला तर उदार आहेत तो जस इच्छितो तस खर्च करतो वस्तुस्थिती अशी आहे की जीवाणी तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर उतरली आहे ती उलट यांच्यापैकी बहुतेकांच्या शिरजोरी आणि असत्यप्रियेत वृद्धी होण्यास कारणीभूत झाली आहे आणि याची शिक्षा म्हणून आम्ही यांच्या दरम्यान कयामत येईपर्यंत द्वेष आणि शत्रुत्व घातला आहे जेव्हा कधी हे युद्धाचा अग्नी भडकवताच अल्लाह त्या अग्नीला विझून टाकतो ते पृथ्वीवर उपद्रव पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण अल्लाह उपद्रव माजवणाऱ्यांना मुळेच पसंत करत नाही जर या शिर्जऱ्याऐवजी या ग्रंथधारकांनी इमान आणलं असतं आणि इशुबिरुतेचं वर्तनांगी कारत तर आम्ही यांच्यातील वाईट गोष्टी यांच्यापासून दूर केल्या आणि यांना ऐश्वर संपन्न जन्नतीमध्ये पोहोचवलं असत اكلوا من فوقهم لا اكلوا من فوقهم ومن تحت ارجلهم منهم امه مقصده وكثير منهم سا انا يعملون किती छान झालं असता जर त्यांनी तौरात आणि انجيل आणि त्या दुसऱ्या ग्रंथांना रूट केलं असता जे रब कड़न जव पाठले आणि अन्नवृष्टि खालन उफा जरी का अत्यंत दुराचारी है या हे पैगंबर सल्ला वसलम जे काही तुमच्या रबकडून तुमच्यावर उतरलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा जर तुम्ही असे केलं नाही तर त्याच्या प्रेक्षितत्वाचा हक्क अदा केला नाही ना अल्ला तुम्हाला लोकांच्या दृष्टतेपासून वाचवणार आहे खात्री बागा की तो काफिरांना तुमच्या विरोधात यशाचा मार्ग मुळीच दाखवणार नाही هل الكتاب لستم على شيء حتى تقيم التوراة والإنجيل وما أنزل إليكم من ربكم ولا يزيدن كثيرا منهم ما أنزل إليك من ربك طغيانا وكفرا فلا تأس على القوم الكافرين سوى تساهم دقاء की हे ग्रंथधारकांनो तुम्ही कदापि कोणत्याच मुळाधारावर नाही जोपर्यंत तवराक आणि इंचिल आणि त्या इतर ग्रंथांना तुम्ही रूढ करत नाही जे तुमच्याकडे तुमच्या रबकडून अवतरित केले गेले आहेत खचितच हा फरमान जो तुमच्यावर अवतरित केला गेला आहे तो यांच्यापैकी बहुतेकांची शेजोरी आणि इन्कार अधिक वाढविल पण इन्कार करणाऱ्यांच्या स्थितीबद्दल काही खेद करू नका खात्री बाळगा की जेथे कुणाची मक्तेदारी नाही मुसलमान असोत अथवा यहुदी साबी असोत अथवा ख्रिस्ती जो कोणी अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान आणेल आणि नेक आचरण करील निसंशय त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाला स्थान नाही आणि तो दुःखी होणार नाही लदना बिमा ला भिम चहुसुह सरिय पंकू सरिय पंकू सरी पं अकुसुलो आम्मी बनी इज्राइल कड़ी पक्का करार करु घनेक प्रेषित पठले पर प्रेषित मनोवासने विरुद्ध का घन आलां खोट का ठार के आपल्यालाही अशी समजूत करून घेतली की कोणताही उपद्रव उद्भवणार नाही म्हणून आंधळे आणि बहिरे बनले मग अल्लानं त्यांना माफ केलं तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक लोक अधिकच आंधळे आणि बहिरे बनत गेले अल्लाह त्यांचे सर्व कृत्य पाहत राहिलेलं आहे अलबत कुप्र त्या लोकांनी केलं ज्यांनी म्हटलं की अल्लाह मरीन पुत्र मसी यशूच आहे वास्तविक पाहता मसी अलीस नामनं सांगितलं होतं की हे बनीस जाईल अल्लाची बंदगी करा जो माझा देखील रव आणि तुमचा सुद्धा रव आहे ज्यानं एखाद्याला अल्लासमवेत सहभागी ठरवलं त्याच्यावर अल्लानं जन्नत हराम केली आणि त्याचं स्थान जहन्नम आहे आणि अशा जालिमांचा कोणी सहाय्यक नाही केला खचित कुछ अल्लाह तिन्हीं पैकी एक है खर पाता एकश्वराशि को ईश्वर नहीं जर ये लोग अपने गोष्टीपासन परावृत्त नहीं तो ज्या कुल है तुखदायक शिक्षा दी जाए मग काय हे लोक अल्लापाशी पश्चाताप व्यक्त करणार नाहीत आणि त्याच्याजवळ माफी मागणार नाहीत अल्लाह फार क्षमाशील आणि दया करणार आहे ओम हो सज्जी कचुम ओसन काही नाही की तो फक्त एक प्रेषित होता त्याच्यापूर्वी अनेक प्रेषित होऊन गेले होते त्याची आई एक सत्यवादी स्त्री होती आणि ते दोघं इतर माणसांप्रमाणेच जेवण जेवत होते पहा आम्ही कशाप्रकारे त्यांच्यासमोर सत्याच्या निशाणा स्पष्ट करतो मग पहा हे कुठे उलट जातात लकुम व त्यांना सांगा काय तुम्ही अल्लाला सोडून त्याची उपासना करता जो तुमच्या नुकसानीचाही अधिकार बागत नाही की फायद्याचाही नाही वास्तविक पाहता सर्वांचा ऐकणारा اني سر وكل شيء عندنا اتر الله صاحه اوليا اهل الكتاب لا تغلو في دينكم غير الحق ولا تتبعوا اهواء قوم قد ضلوا من قبل, قبل واضلوا كثيرا واضلوا كثيرا وضلوا عن سواء السبيل عندك كيف قرنت الحركة आपल्या दिनमध्ये नाहक अतिरेक करू नका आणि त्या लोकांच्या कल्पनांचं अनुसरण करू नका जे तुमच्या अगोदर स्वतः पदभ्रष्ट झाले आणि बहुतेकांना त्यांनी पदभ्रष्ट केलं आणि राजमार्गापासूनच भरकटले बनिस पेकी ज्या लोकांनी कुपराचा मार्ग अवलंबला ते दाऊद अलेस्ताम आणि मरियमपुत्र यशू यांच्या वाणीद्वारे धिक्कारले गेले कारण ते शुरदूर झाले होते आणि मर्यादा भंग करू लागले होते ला त्यांनी एकमेकाला अपकृत्यापासून परावृत्त करण्याचं सोडून दिलं होतं वाईट आचरण त्यांचं जे त्यांनी अंगीकारलं आज तुम्ही त्यांच्यात पुष्कळच लोक असे पाहता जे इमानवाल्यांच्या विरोधात काफिरांचं समर्थन आणि त्यांच्याशी मैत्री करतात निश्चितपणे अत्यंत वाईट शेवट आहे त्यांचा ज्यांची तयारी त्यांनी स्वतः आपल्यासाठी केली आहे अल्लाह त्यांच्यावर क्रोदित झाला आहे आणि ते चिरस्ताही यातना भणारे होत अलौकानो मिलोम औलिया जर खरोखर हे लोक अल्लाह आणि पैगंबर आणि त्या गोष्टीला मानणारे असते जी पैगंबरावर उतरली होती तर कदापि इमानवाल्यांच्या विरुद्ध काफिरांना त्यांनी आपले मित्र बनवलं नसतं पण त्यांच्यापैकी तर बहुतेक लोक ईश्वराच्या आज्ञाधरकतेच्या बाहेर निघाले आहेत तुम्हाला इमानवाल्यांच्या शत्रुत्वात सर्वात जास्त कठोर यहुदी आणि अनेकेश्वरवादी आढळतील आणि इमानवाल्यांच्या मित्रत्वात ते लोक अधिक जवळ असल्याचं आढळतील ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही नसारा ख्रिश्चन आहोत हे अशा कारण असतं की त्यांच्यात उपासनं मग विद्वान आणि विरक्त साधू आढळतात आणि त्यांच्यात अहंकार नाही